नाग मु लोक बोलताना असं बोलतात नाग हे मुदि हे कंकड म्हणजे कधी पुल्लिंगी व्यवहार करतात िंगी व्यवहार करतात कधी नको संपलिंग व्यवहार करतात निर्देश हा क्षणभर जरी दिसत असला आणि घेण्याकरता जर मनुष्य प्रवृत्त झाला तर हातात काय येत हातात सुवर्णच येणार नाग घ्या मु घ्या का कंगण घ्या हातात जे घेतलं जाणार आहे ते सोनं घेतलं जाणार आहे आ, आ, तुम्हाला आरम्ही सांगितलं होतं की सोनाराची सराफाची दृष्टी निराळी आणि आपली दृष्टी निराळी आपली दृष्टी आकाराकार असते त्याची दृष्टी ती सुवर्णाकार असते तो घेताना सोनं घेत गेता असतो देताना सोनं देत आपण सो, पाहताना नाम रूपाला पाहतो त्याच्या पुढे आपण जात नाही म्हणजे घ्यायला गेला असताना वस्तुस्थितीने जसं सुवर्णच आपल्या हाती यावं त्याच पद्धतीने त्रिकुटीचा व्यवहार हा नाममात्र व्यवहार आहे हा वाचारंभण फक्त प्रकार आहे वाचारंभणाशिवाय त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही वस्तुत परमात्मा सर्वत्र होतं पुरवत व्याप्त आहे असं तुम्हाला दिसून येईल त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं महाराज म्हणतात की अलंकारावर ज्याची नजर आहे त्याला अलंकारावर नजर आहे हाच प्रतिबंध आड आल्या कारणाने सुवर्णाची नजर त्याला निर्माण होती आणि सुवर्णाची दृष्टी त्याला आलेली आहे ना त्याला आकाराकर नजर होत नाही अशी तुम्ही थोडी चिंतनाने बुद्धी सूक्ष्म करा म्हणजे घ्यानात ज्ञानेश्वर मौली असं लिहिले नामरूपाचे आले अलंकारपणे झाले ते बाळा सोनेपणे वाया गेली तैसे नामरुपी दुरावले अद्वैत आहे कि तुमच्या आमची बुद्धी कशी झाली त्या लहान मुलासारखं झाले म्हणतात अलंकार पण ते सोन दिसतच नाही त्याला अलंकारच दिसतात अगदी त्याच पद्धतीने आपण असल्या कारणाने आपण अज्ञानी असल्या कारणाने नाम रूपी दुरावली अदयत ज्या नामावर आणि रूपावर आपली नजर असल्या कारणाने त्यात अनुस्यूत अधिष्ठान जे अद्वैय स्वरूपाचं आहे त्याच्यापासून आपण दूर गेले असतो किंवा ते आपल्यापासून दूर गेले जरी ते नित्य प्राप्त आहेत तरीही घापे मनोहर अशा स्वरूपाचे दिसले ते एकाला असं वाटलं ठीक आहे वा अतिशय उत्कृष्ट हे तरंग आहेत तेव्हा चार दोन तरंग आपण आपल्या आणि पदरात भरून घ्यावे म्हणून त्याच्यामध्ये त्याने आत घात महाराज म्हणतात तरंग वेचून घेण्यासाठी एखाद्याने जर त्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये हात घातला तर हातास जे प्रत्यक्ष प्राप्त होईल ते निव्वळ केवळ पाणीच प्राप्त होईल एकही एक त्याला तरंग प्राप्त होणारोळ म्हणजे तरंग ग्रहण करण्यासाठी प्रवृत्त झा आपले हात कोणीही एखादा नर त्याला असं वाटलं की आपण एक चार दोन तरंग घ्यावे म्हणून त्याने आपले स्वतःचे हात जर त्यामध्ये खुपसले घेण्यासाठी जर तो प्रवृत्त झाला तर महाराज म्हणतात त्याच्या हाताला प्राप्त होईल प्रत्यक्ष ते काय त्याच्या हाताला प्राप्त होईल ते फक्त पाणी तरंग एकतरी सापेल का एकही सापडणार हात जे प्रवृत्त झालेत ते तरंग घेण्यासाठी प्रवृत्त झालेत कल्लोळ घेण्यासाठी प्रवृत्त झालेत आणि हातात येणार आहे ते मात्र पाणी त्या पद्धतीने त्रिपुटी घेण्यासाठी प्रवृत्त झालेला पुरुष त्या त्रिपुट्या त्रिपुटीच जे अधिष्ठान ते त्याच्या हाती येईल त्रिपुटी त्याच्या त्या हाती लागणार नाही कारण सत्ता अधिष्ठानाची आहे त्रिपुटीला नाहीश्वर महाराजांनी आणखीन एक दृष्टांत दिलाय तो दृष्टांत कापुराचा दृष्टांत आहे कापूर जर आपण आपल्या समोर आणला तर आपल्याला असं दिसून त्या कापुराला आपल्या समोर ठेवल्यानंतर हात वरन, जर प्रवृत्त होईल तर हाताला स्पर्श लागेल मृदुस्पर्श प्रवृत्त होईल तर रूप विषयामध्ये प्रवृत्त होईल त्याच जे रूप आहे स्वच्छ गौरवर्ण तो आपल्या नजरेला येईल जीभ जर प्रवृत्त झाली तर त्या कापुराला काहीसा मधुर स्वरूपाचा असा स्वाद असतो आता आपण जो कापूर पाचवा हजार पूर्वीचा केळी कापूर म्हणून ज्याला म्हणतात कर्दळी कापूर तो मधुर स्वरूपाचा थोडासा असतो तो मधुर लागतो म्हणजे इंद्रिय एकाच विषयामध्ये प्रवृत्त झाली तर त्या त्या इंद्रियांना आपापल्या विषयाची प्राप्ती तिथे होते म्हणून कापुराच्या ठिकाणी आपण जर म्हणू लागलो की स्पर्श आहे रूप आहे रस आहे त्याच उत्तर आहे असं की परिमळाला फक्त आकार प्राप्त झालेला आहे परिमळा व्यतिरिक्त त्याच्यात दुसरं काही नाही इंद्रियांची जर सभा बोलावली तर इंद्रियांच्या मध्ये कळंबा लागेल भांडण लागेल कल निर्माण होईल ती इंद्रिय म्हणतील आम्ही डोळा म्हणून मी पाहिलाय पांढरा रंग त्याचा होता रूप विषय आहे भ्राण सांगेल नाही नाही मी सुगंध घेतलाय तर जीव सांगेल नाही मी मधुर रस त्याचा जरी इंद्रियांचा भेद दिसत असला इंद्रियांच्या अनुभवतीचा भेद दिसत असला तरी हा भेद इंद्रियकृत आहे कर्पूर स्वरूपात हा भेद निर्माण झाला ना इंद्रियामध्ये भेद आहे इंद्रियांच्या विषयामध्ये भेद आहे इंद्रियकृत इंद्रिय ग्रहणामध्ये भेद आहे पण इंद्रियांनी ज्याला ग्रहण केलं त्या कर्पूर स्वरूपाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये रतीमात्र भेद नाही कसा दृष्टांत शोधलाय बघा मावलीने कर्पूर स्वरूपात इतकींची प्रतिमात्र भेद नाही करुमळा वाचून दुसरं काही नाही आम्हाला जर तुम्ही विचारलं आम्हाला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना किंवा ज्याला हा दृष्ट्यांचा समजलाय त्याला कुणाला तो सांगेल परिमळाला आकार प्राप्त झाला म्हणून आम्ही त्याला कापूर म्हणतो परिमळाचा गठ्ठा म्हणजे कापूर परिमळा व्यतिरिक्त त्याच्यात दुसरं काहीही नाही असंच आमचं मत आहे परिमळा व्यतिरिक्त काहीही नाही त्याच एक जिन्सी आहे एक त्याचं एक जिन्सी आहे त्याचं अखंडत्व आहे अभंगत्व आहे अभंगत्व आहे एक रूपत्व आहे एकजिन्सी पण आहे एकजिन्सी पण असूनही कापुरामध्ये रतीमात्र परिमळाव्यतिरिक्त जसं काही नसूनही प्रतिती मात्र अशी वेग येते वेगवेगळ्या इंद्रियांना वेगवेगळ्या रूपाने त्याची प्रतिती येते वेगवेगळे विषय त्याला त्याप्रमाणे जाणवतात त्याचा अनुभव येतो म्हणजे अनुभवाचा भेद आहे इंद्रियांचा भेद आहे इतकंच नव्हे तर प्रत्येक इंद्रियांच्या ग्रहणाच्या पद्धतीमध्ये भेद आहे असतेने रस असतो हाताने स्पर्श करायचा असतो त्याला मृदू कठीण समजण्यासाठी म्हणजे इंद्रियांचा भेद आहे इंद्रिय व्यवहाराचा भेद आहे आणि इंद्रियांच्या विषयामध्ये ग्रहण करण्याच्या रूपाने विषयाचे भेद आहे पण या सर्व विषयांचा भेद ज्या ठिकाणी खरोखरी प्रतीला येतो त्या सर्वांचा मुख्य आश्रय जो कापूर त्याचा जर आपण सूक्ष्म केला तर आपल्याला परिमळा व्यतिरिक्त झाल्याचा तुम्हाला दिसत असला स्फुरण म्हणजे मूळ भान स्मरण म्हणजे मूळ ज्ञान जो परमात्मा तो स्फुर्णरूप आहे भारूप आहे ना मग ज्ञानरूप आहे रंगमात्र आहे आता धृंगात्र असलेला जो परमात्मा तोच तेवढ्या रूपानेटलेला जस कापूर आपल्या रूपाने परिमळ स्वरूप असू नये स्पर्श रूपाने कापूरच नटलाय कापूरच नटलेला आहे रसरूपाने तरी कापूरच नटलेला आहे कापूर जर रसरूपाने स्पर्श रूपाने गंधरूपाने नटून आपल्या स्वरूपामध्ये परिमळच असतो त्या व्यतिरिक्त दुसरं काही असूच शकत नाही हे जर एका जड पदार्थात संभवनीय तर तृंगात्र असला परमात्मा तोच दृश्य रूपाने नटला तोच दर्शन रुपाने नटला तोच द्रष्टारूपाने नटला किंवा परमेश्वरा व्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाही असं जर आम्ही म्हणालो तर त्यात काय वाव्ह्याने इथे ही ही गोष्ट समजून घ्यायला हरकत नाही चक्षुरेंद्रियाची प्रवृत्ती रूप भागात होते त्वचेची प्रवृत्ती स्पर्श भागामध्ये वा स्पर्श भोगामध्ये प्रवृत्ती होते म्हणजे चक्षुरेंद्रियाची प्रवृत्ती आहे रूपाच्या भोगण्यामध्ये रूपाचाच जाण तो तेवढा त्यातला जाणकार आहे तो त्या भोगामध्ये प्रवृत्त होतो त्वचा स्पर्शाच्या भोगामध्ये प्रवृत्त होते जेव्हा रसभोगामध्ये प्रवृत्त होते आणि एवढ्या रूपाने हे प्रवृत्त होऊन त्या त्या इंद्रियांच्या रूपाने प्रवृत्त होत आणि ती इंद्रिये त्या रूपाने प्रवृत्त होऊन तसा तसा भोगही घेतात हे त्याच्यात मूळ भास गोष्ट आहे विशेष तुम्ही असं नका समजू की नुसते प्रवृत्त होतात म्हणून एका कर्पुराचा एवढ्या इंद्रियांना एवढ्या तऱ्हेने भोग पण घडतो चुरीय इंद्रियाला उपभोग घडतो चक्र इंद्रिया उपभोग घेतो स्पर्शाने त्याच्या मृदुकतेचा तो उपभोग घेतो अर्थात तिथे मृदुतात आहे मृदुतेचा तो उपभोग घेतो जिव्हेने रसाचा उपभोग घेतो घ्राणाने तो अमोदाचा उपभोग घेतो वस्तुस्थितीने बघितलं तर केवळ कर्पूर या व्यतिरिक्त दुसरं काही काही त्याच्यामध्ये बिघाड निर्माण झालेला आहे कापूर जसा त्या तसा आहे एवढ्या रूपाने मेव कापूरच माणूस अनुभवित असतो एवढ्या इंद्रियांच्या द्वारा उपभोगीत असतो एवढ्या तऱ्हेने उपभोगित असतो काय उपभोगित असतो फक्त एक कापूरच जसा हा अनुभवित असतो उपभोगीत असतो त्याच पद्धतीने ज्ञानी पुरुषही परमात्माच उपभोगीत असतो म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन भोगता भोग्य भोग या रूपाने एकमेव परमात्माच होतो कृत व्याप्त म्हणजे हा भेद केवळ इंद्रियकृत दिसून येतो उपभोगात दिसून येतो प्रवृत्तीत दिसून येतो कर्कुर स्वरूपामध्ये तो भेद यात नसतो त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकही भेद नाही कारण परमात्म स्वरूप हे तर त्या ज्ञानी पुरुषाचं मुख्य राहण्याचं ठिकाण वाचा तरी परिमळा पर्वते मिरवणे नाही कापुराचे तेवी बहुतापरी स्फुरते ते स्फुर बहुतापरी ते स्फुरे बहुता परिस्फूर्ती अनेक तऱ्हेने जरी स्फुरत असलं तरी कापूर सगळीकडे स्फुरत असतो त्याप्रमाणे परमात्मा या त्रिकुटीच्या रूपाने नटून स्फुरत असतो असा त्याचा अर्थ आहे कारण त्याच्या सत्तेने त्रिकुटी सत्तामान झाली त्रिकुटी प्रकाशित झालेली आहे त्याच्या संबंधाने तुम्हाला विषयामध्ये आनंद वाटतो वस्तुस्थितीने स्वतंत्र सत्ता स्फूर्ती आणि आनंदाने विहीन असलेले हे पदार्थ काय सत्तामान असू शकतात आणि प्रकाशित होऊ शकतात म्हणजे यांना जर स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाहीच तर मग परमात्माच होतो पुरवत आहे असं म्हटलं तर काय वाग आहे त्याच्यामध्ये शब्दादी जे हे पंचविषय आहेत हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत या पंच ज्ञानेंद्रिय रूपी हाताने ज्यावेळी हे इंद्रिय प्रवृत्त होतात म्हणजे घेण्यासाठी प्रवृत्त होतात पंच ज्ञानेंद्रिय कोणी एक हेच कोणी प्रकारचे हात या साधन म्हणजे हातांच्या द्वारे हात हा शब्द इथे साधन आहे पंच ही साधन करण असल्या कारणाने या उपकरणांच्या द्वारे या साधनांच्या द्वारे या हस्तांच्या द्वारे जेव्हा मनुष्य किती आणि इंद्रियांची जी काही विषय प्रवृत्ती असेल त्या प्रवृत्तीला धरून त्या त्या विषयांच्या ग्रहणामध्ये जर तो प्रवृत्त झाला तर त्यावेळी परस्परांचा संबंध घडल्याबरोबर इंद्रियांचा संबंध घडल्याबरोबर त्या इंद्रियांची देवाणघेवाण होते आणि त्यावेळी त्यांचं घेणं हे नाहीच होत संबंध तोही संभवत नाही या सगळ्या व्यवहारामध्ये मग कोण असतो इंद्रिय आणि त्या विषयांच्या संबंधात प्रवृत्त होतात न होतात परस्पर संबंध होतो न होतो तोच इंद्रियांचं घेण ही नष्ट होत संबंध ही नष्ट होतात मग असतरी कोण तिथे असत तो फक्त अधिष्ठान परमात्मा असतो नित्य जो आपल्या सदाच्या आपल्या अस्तित्वाने असतो त्या अस्तित्वाने असणारा जो परमात्मा तोच त्यावेळी राहतो म्हणजे इंद्रिय इत्यादी जो द्वैत व्यवहार आहे हा उपाधिकृत व्यवहार आहे तो स्वरूपात बनला असल्या कारणाने व्यवहार घडत नाही येते किंवा पल्ळ मिसून आणण्याकरता जरी हात घातला तरी हातात मुंबळ पाणीच येते जरी हाताला स्पर्श वळ्याला रूप जिघेला काहीसा गोर स्वार लागतो ठिकाणी एका परिमळा वाचून काही नाही झालंच नाही तिथे दुसरं त्याप्रमाणे सर्व प्रकारचे स्फरण म्हणजे परमात्मा रुक रुक अभारूप असत विश्वस्त हे विश्वस्त अभारूप आहे भानही नाही प्रकाशही नाही स्वतः सत्ताही नाही ते कसं प्रकाशित होईल तर त्या भाधे विना परमात्मा संबंधाने तेच प्रकाशित होतं परमात्मा सत्तेने ते सत्तावान होतं म्हणजे स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाहीत आहे मग परमात्म्या व्यतिरिक्त कोण आहे दुसरं सत्ता मान असलेला परमात्मा सर्वत्र उपकरणं जेव्हा तो अवलंबित होतो आणि त्या उपकरणांच्या द्वारे ज्यावेळी त्या विषयाना ग्रहण करण्याकरता प्रवृत्त होतो त्यावेळी तेव्हा परस्परांचा संबंध होतो न होतो इतक्या इंद्रियांचे घेणे नाही होते इंद्रियांचा घेण्याचा व्यवहार बंद होतो ते समजलं पण कोण असत ते सांगा ना तसं काल आपल्याला सांगितलं कि बा तुमचं मत चुकीचं आहे तो म्हणतो आम आमचं मत चुकीच बरोबर कोणतं सांगा हा खंडन करणं सोपं पण पुन्हा त्याला मंडण नको का ही बाजू चुकीची मग कोणती बरोबर आहे ते सांगणार आहे बरोबर कोणती सांगा म्हणजे माहित नाही असं कस चालेल म्हणजे घालायचे मनुष्य म्हणतो म्हणजे असं हो चालत नाही काय आहे सांगा काय आहे परमात्मा सर्वत्र होतो पुरवत आहे असं आणि जो न घट न वाडे न तडे न तुटे असा संकोच विकास विवर्जित परिपूर्ण रूपाचा स्वतः सिद्ध स्वतःच्या अस्तित्वाने असणारा स्फूर्ती स्वरूप असलेला आनंद स्वरूप असलेला परमात्मा आहे हेच आम्हाला सांगायचं आहे हे सर्व द्वैत तो बनलेला आहे कारण त्या द्वैताला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही म्हणून त्याच्या सत्तेने तो सर्व सत्तामान होतो त्याच्या स्फूर्तीने तो प्रकाशित होतो हाच सिद्धांत याही बाकीचा विषय आपण उद्या वारध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारली वरधहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सुखा राम श्री गुरु साखरे महाराज ते फार मोठ्या विस्तीर्ण रुपाने त्याच्या अंगावर पडली असा जर व्यवहार आपण केला तर महाराज म्हणतात त्या मेघाच्या वर्षावाने कि प्रकाशाच्या किंवा त्या सागर स्वरूपामध्ये ज्या प्रमाणे कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण होत नाही हे बोलणं झालं नसतं समुद्रावर अतिवृष्टी झाली म्हणजे काय झालं पाणीच पाण्यावर पडल्यासारखं झालं भेदाचा काय संबंध आहे चंद्रप्रकाश चंद्र स्वरूपावर अतिवाढ विस्ताराला पावला म्हणजे हे जस लक्षात घ्यावं अगदी त्याच पद्धतीने या ज्ञानीपुरुषाच्या विषयामध्ये सत्ता स्फूर्ती आणि सुख यांची ओण अधिष्ठान रूपाची समान स्वरूपाची आहे वस्तुसुख आहे नाम आत्मसुख त्याला सर्वत्र प्रती दिला त्याला विषय प्रतीला येत नाही इंद्रिय प्रती येत नाही व्यवहार त्यावून प्रती येत या सगळ्या म्हणण्यात चंद्रावर प्रकाश पडला चंद्रावर अतिशय मोठी चांदणी लख अगदी कठोर चांदणी चंद्रावर पडले भाषा ठीक आहे सागरावर अतिवृष्टी झाली इतकी वृष्टी मुसळधार पाऊस झाला बोलायला ठीक आहे तरी द्वैतावस्था प्राप्त झाली काय तिथे निर्माण होत नाही भेदाचा लेश निर्माण होत नाही बोलणाऱ्या कारण बोलणाऱ्या ठरल्या तर करता येतात काव्य पंक्ती तयार किती मोठ्या प्रमाणात केल्या या बाबतीत <coughs> तर समुद्रामध्ये भेद निर्माण होत नाही चंद्रातही भेद निर्माण होत कारण चांदण आणि चंद्र दोघही एक रूपच आहे त्यात भेद कसा निर्माण होईल भाषा ठीक आहे बोलताना पण त्याच्यामध्ये भेद निर्माण होऊ शकत नाही ते एकच आहे किंवा समुद्र आणि दृष्टी या दोन्हीच्या स्वरूपाचा विचार केला तर जलत्व दोन्हीकडे समान असल्या कारणाने पाणीच पाणी आहे त्याच्यामध्येही भेद निर्माण होत नाही अगदी त्याच न्यायाने त्याच स्वरूपाने इंद्रिय आणि त्यांचे विषय यांची भेट झाली असतात म्हणजे इंद्रिय विषय सेवन करण्यामध्ये ज्ञानीपुरुष प्रवृत्त झालेला आहे त्याची आपल्या उचित प्रवृत्त झाली आहेत असं जरी दिसलं तरी हा लौकिक भाग आहे लौकिक दृष्टीने हे इंद्रिय या विषयांच्या मध्ये प्रवृत्त झाले आहेत था असं तुला दिसेल पण पारमार्थिक दृष्टीने त्याच्या स्वतःच्या दृष्टीने यापैकी एकही व्यवहारच घडलेला नाही हा तटपू मुख्य भाग आहे चंद्रावर चांगण पडलं तर लाभ हानी नाही पडलं पडलं नाही काही व्यवहार करा त्यामुळे लाभ हानी घडत नाही तरी सुद्धा त्या समुद्र स्वरूपाच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ नाही कोणत्याही प्रकारच्या लाभ प्रकार हानी नाही द्वैत निर्माण होते दोन गोष्टी त्याच्यात ध्यानात ठेवायचे चंद्राच्या दृष्टीनंतर ते एक गोष्ट लक्षात ठेवते की चंद्रावर चांदणं पडल्याने लाभ नाही हानी नाही वर्षाव झाल्याने हानी नाही द्वैत त्याहून निर्माण होत नाही अगदी त्याचप्रमाणे हा ज्ञानीपुरुष स्वतः सुखरूप झाला असल्या कारणाने सुखरूप त्याच्या स्थितीमध्ये तो सदाचा स्थिर असल्याकारणाने विषयाच्या लाभाने वा अलाभाने प्राप्तीने व त्याच्या स्वतःच्या दृष्टीने हा लाभ हानी त्याच पद्धतीने या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने त्या ज्ञानीपुरुषाला विषय लाभ हो का न हो म्हणूनही भोग विषय केरे केोगाने तो कधी दुःख होत शोग कधी बसत अशा उभय स्वरूपाच्या दृष्टीने त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी हानीचा विशेष घडत नाही इतकंच नव्हे तर त्याच्या स्वरूपात वै ते आत्मरूप अनुस्यूत व्याप्त आहे एकच आत्मरूपाची ओवण आहे सर्वत्र घनदाट आत्माचं ओतप्रोत भरलेला आहे अशी त्याची समजूत अशी त्याची दृढ निष्ठियात्मक भूमिका असते ही गोष्ट त्यात ज्ञानात पाहिजे लाभागीने हो गोष्ट दोन गोष्टी त्या दोन्ही दृष्टांतात महत्वाने दृष्टांतात ही गोष्ट लक्षात आली की द्रष्टांतात तीच गोष्ट आहे ज्ञानी पुरुषाच्या या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ नाही कोणत्याही प्रकारची हानी नाही आणि द्वैतावस्था त्याच्यावर त्याचं कारण द्रष्टा दृष्ट्या आणि दर्शन याच्यामध्ये चैतन्य समव्याप्त असल्या कारणाने द्वैत कसं निर्माण होईल त्याच्या व्यतिरिक्त जर भिन्न पदार्थ सिद्ध होत नाही त्या पदार्थांना स्वतंत्र सत्ता जर प्राप्त होत नाही तर मग वेध कसा निर्माण होईल तर द्वेतावस्था कशी प्राप्त होईल आणि ज्ञानीपुरुष आत्म सुखामध्ये सदा जर रममाण असतो आत्मसुखरूप तो जर बनलेला असतो तर तिथे द्वैतावस्था तरी कशी निर्माण होईल आणि लाभहानी तरी कशी निर्माण होईल लाभाचा विशेष नाही हानीचा विशेष नाही आणि त्याबरोबरच द्वैतावस्थाने तीन गोष्टी सगळीकडे समान लक्षात ठेवायच्या अतिवृष्टी अवृष्टी कसले समुद्राच्या बाबतीत तुम्ही वर्णन केलं शब्द बळावर तरी सुद्धा त्या ज्ञानी पुरुषाच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याप्रमाणे भोगाच्या लाभाने अप्राप्तीने किंवा या इंद्रिय विषय संबंधामुळे हानीचा घडत नाही त्याबरोबर चा। असं ध्यानात ठेवायचं कारण चांगन आणि चंद्र दोन्ही एकरूपच आहेत त्याच प्रमाणे समुद्र आणि वृष्टी दोन्ही एकरूपच आहे हे दोन्ही एकरूपच आहेत त्याच्यामध्ये काही तुम्हाला फरक करता येत नाही आता ही ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टांत योजना त्यांची पदयोजना ज्ञानेश्वर महाराजांची एकंदर शब्द संहित इतकी तेजसपुंज आहे कि त्या शब्द संहितेच्या तेजसपुंतेला पूर्णतेला उदाहरण दृष्टांत योजना सुद्धा इतकी तेजसपुंज इतकी समर्पक इतकी औचित्यपूर्ण आहे कि अशी औचित्यपूर्ण पदयोजना दृष्टांत योजना वाशी मिळवणी या सगळ्यात गोष्टी असंभवण्यात जवळ जवळ असं म्हणतो जवळजवळ एखादा असं सांगणं त्याच बोधात असला तर म्हणून त्याच न्यायालय इंद्रिये व त्यांचे विषय यांची भेट झाली म्हणजे इंद्रिये विषय सेवन करतात ते म्हणणे लौकिकदृष्ट्या ठीक आहे लौकिकाच्या दृष्टीने ते काय ते याची अवयवते सुंभ एर माणूसौकिक भागा ठीक आहे आम्ही बघितला म्हणलं होतो कीर्तन कर बना अह परवा रस्त्याने चालला होता मग काय आकाशात असा आदर उघडत चालला अरे कीर्तनकार आहे मनुष्य तर तो पायी चालणार रस्त्याने चालणार असं काय त्याला <laughs> कधीतरी जमिनीवर यावं लागतं लक्ष ठेवा कधीतरी त्याला भूमीवर यावं लागतं माणसं फिरता फिरता नौलीने दृष्टांत दिलाय हिमालयामुख तमूक आता हिमालय वगैरे हो म्हणायचं जरा मागास वर्गाचं लक्षण बीसी बॅकवर्ड क्लासेस हिमालयाचं वर्णन करणारे अमेरिकेत गेलो होतो इंग्लंडला गेलो होतो निदान हृदय बदलाय ना पण परदेशात गेलो होतो असं पाहिजे बोलायला पण ते आता जबर तसं का होत नाही परदेशात गेल्यावर कधीतरी माणसाला असं वाटतं एकदा चला आपल्या गावाला गेलो म्हणजे हो। आपला <laughs> गाव बघितला आपल्या <laughs> गाव आहे जाग्यावर नाही म्हणते एकदा आपला गाव गेला पाहिजे तिथे गेल्यावर माणसाला भारतीय ज्वारीच्या भाकरीची आणि तांदळाची आठवण होते लक्षात ठेवा पिठल भाग खाण्याची वृत्ती निर्माण होते शेवटी का फिरून फिरून माणूस कंटाळतो शेवटी आपल्याकडे यायचं पडतो गुरुजी म्हणत असत त्या बाबत माणसाच्या मनानं स्थान ठरवलेलं असत बरं वाटतच नाही तिथे गेल्याशिवाय त्याला बरं वाटतच नाही हे जसं आहे ना तसाच काही हा प्रकार आहे तुम्ही बार्ताव्याना बघा तुमच्या कळेल की लौकिक भाग आहे कितीही मनुष्य असा विमानात करला म्हणून काय ज्ञानीपुरुष जमिनीवर चालतो तू जसं चालतोस तसा चालतो त्यात काही विशेष वाटायचं वर्णन ठीक आहे एवढं लक्ष ठेवा मी होणं अवघड आहे मात्र हे पोथीतच मी वर्णन करायचं आपण ऐकायचं संपलं म्हणजे आपल्या पद्धतीने वागायचं मी माझ्या पद्धतीने वागायचं सरळ होणार नाही सरळ कोणी होणार <laughs> को नाही न उडी पण वस्तुस्थिती सांगणं आपलं काम आहे किंवा आता आता प्रसंग तरी असाय की न सांगता चालणार नाही मागणार <laughs> तेव्हा कारण असं तुम्हाला सांगतो की ज्ञानी पुरुष आपल्या डोळ्यासमोर चालता फिरता बोलता असताना इतकी थोर बुद्धी तो चालते ज्ञाना चिटिंबाशी करण त्या बुद्धी करणाराची बुद्धी किती पवित्र किती उच्च कोटीला गेली पाहिजे जवळजवळ तो संत झाला नसला पाहिजे त्याशिवाय अशी बुद्धी होत नाही संत होऊन या संतांनी भजावे हेच शेवटी खरं आहे त्याचं कारण आपण संतांचं केलं तर कसला ज्ञानीपुरुष डोळ्यापुढे आणून ठेवा ना तो काहीतरी त्याच्यात खोड काढणारच ते काहीतरी खोड काढणारच साधू चांगले आहेत तसे पण काय परवा आम्ही बघितलं म्हणले ते नोटा मोजत बरोबर बघितले म्हणजे साधू होते ते पण म्हणजे काय जेवायला बसले का का की आमच्यापेक्षा जास्त म्हणले ते आपल्याला सांगताय काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्ञानी अजून तुम्हाला तिखट खराट करत दादा म्हणाले अरे तुम्हा मूर्ख गाड तुला जर तिखट खराट करत मी तर ज्ञानी मला का कळून येऊबणे म्हणाल ते स्वतः म्हणले मी हे दादांचं बुडणं ऐकून चाठ झालो आयुष्यात असा ज्ञानी बघितला आणि म्हणलं स्पष्ट मी पूर्ण बोधाला एक अनिष्ठ झालेला महात्मा मी डोळ्याने पहिल्यांदा बघितले ते होते तेव्हा हे श्याम होते नामशाळा मास्तर होते तेव्हा ते गोष्ट आहे बारशी मध्ये घडलेली गोष्ट आहे आता आज ते पुढे अभ्यास करून युंजाने असल्या कारणाने प्रयत्नाने पुढे मोठेपणाला पावले ती गोष्ट आपल्याला बोलली आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय पुढेचं बोलायचं नाही गोष्ट त्यांच्या पूर्व आयुष्यातली आणि त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष सांगितलंयचं आम्ही तरी गोष्ट सदा सांगतोच आम्ही गोष्ट सांगितल्यावर ते नंतर बोलू काय म्हणले तुम्ही गोष्ट सांगितली म्हणजे हो खास वारी म्हणली होती तिथे काय खास वारी त्याला हजर होती ज्ञानीपुरुषाच्या व्यवहाराविषयी माणसाच्या मनात संदेह निर्माण होणारच जिवंतपणे एखाद्या ब्रह्मवेत्यावर वा, साधुत्वाची बुद्धी होणं हे अनंत जन्माच्या पुण्याची दुसरी गोष्ट काय अतिशय बुद्धिमान मनुष्य पाहिजे खरा तर हे गोष्ट हे घडणे संभवणे कस संभवणे बुद्धिमान माणसाला संभवणे सोपं आहे बुद्धिमान माणसाला कस सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल काल आपल्याने असं सांगितलं होत परवा की सत्या निवाडा केल्यानंतर तरी सत्याची कास धरून माणसांना पाहिलं मी तो दुसरी बाजू मांडत असतो खोटी बाजू धरा पण एक बाजू शेवटपर्यंत ठीक आहे पक्ष पक्ष चला शेवटपर्यंत दुहेरी निष्ठेची त्रेदार व्यवहारात होते परमार्थात होते परमार हो। खोट्याची बाजू धरावी पण माणसांनी शेवटपर्यंत ती होऊ दे खोटी तर खोटी, खोटी काय त्यात मोठे बिझल पण मला आता त्याचं पुढचं सांगायचं हे खालची बाजू सांगेल पुढची बाजू अशी खोट्याची बाजू जर एक धरून सतत राहावी हे सांगतो तर त्याच्या पुढचं आपल्याला असं सांगायचं सत्या सत्याचा निवाडा झाल्यानंतर सत्याची काल झाल्याला काय भयटून राहायला काय हरकत आहे पण माणसं सत्यावरही सदा चुपटून राहत नाही कारण सत्यावरही बुद्धी त्याची स्थिर राहणे त्याला सत्यही कधी त्याचे असत्य वाटायला बुद्धीच वैभव काय करायचं बुद्धीचे वैभव एवढंच म्हणायचं सांगायचं तात्पर्य सत्याची कास धरून चालणार ते अवघड आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वावली ब्रह्मदर्शन मिळवण फार अवघड आहे पण साधू दर्शन हेच ब्रह्मदर्शन आहे शहाणा तो धने घेत असे महाराज म्हणतात शहाणा असला पाहिजे तर शक्य आहे सोपं तर खरच एक तुम्हाला त्यातली गमत सांगतो म्हणजे कडे या भांडण होता तर ते सोन बोलायला लागते त्यावेळी ते सासू म्हणते तू चालते हो ते म्हणते ठीक आहे उत्तम गोष्ट मी तीच वाट बघत होते काय तुम्ही मला चालत त्याची मी वाटच बघत होते दुसरी म्हणतात मग जाते म्हणते ना ती जाऊ देत तिला <laughs> जाते म्हणते ना ती तू जाऊ दे तिला ती म्हणते तुम्हाला कळत नाही ती काय जाते जाईल जाऊ दे जाते जाऊ दे त्याच्या माझा मुलगा घेऊन जाईल म्हणून तिला भेट ती म्हणते इतक्या जरी वाकड्या स्वभावाच्या असली तर रत्नासाठी चिंधी सांभाळले पाहिजे काय करते म्हणते मी एक सामान्य सासू पण गोष्ट अशी समजते की माझी सून अतिविचित्र वाईट माझ्या स्वभावाशी न जुळणारी आणखीन काय काय म्हणायचं असेल तर म्हणा पण तिला सांभाळून घेतलं पाहिजे कारण आपला मुलगा तिच्या आधी ना ती जाताना म्हणजे बोलताना ती पण बोलते हिचा मुलगा म्हणजे सून म्हणजे चिल्हे योजना सुद्धा केली बाईची काय हरकत नाही चिल्हे ही जर गोष्ट तुम्हाला रत्नाच्या दृष्टांत किंवा सासवा सुनांच्या दृष्टांतात लक्षात घेत असेल की मुलगी ती सून म्हणायची ती एकटी जाणार नाही जाताना आपलं रत्न घेऊन म्हणजे मुलगा घेऊन जाणार आहे पण मुलासाठी तिचा वाकडा स्वभाव सुद्धा सांभाळून त्या सोनेला नाही असून सांभाळाव लागतांतर सुद्धा असंच आहे की आत्ता आपल्याला सांगितलेला आत्मोपम्य बुद्धीचा जो भाग आहे सर्वत्र आत्मभाव ज्याला म्हणतात सर्वत्र ब्रह्मभाव म्हणून ज्याला म्हणतात या ब्रह्मभावाला व या ब्रह्मभावाला अनुकूल असलेल्या अद्वैतबोधाला ज्या महापुरुषाने आपल्या बुद्धिरूपी संदुकीत पवित्र संदुकीमध्ये सदाच जपून ठेवलं होतं त्याची जपणूक केली इतकंच नव्हे तर त्या संदुकेमध्ये जपणूक करून ठेवलेला महा तो महाबोध तो म्हणे तेथे राही महाबोध एवढं ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे ज्याच्या दृष्टीने सर्वत्र आत्मभाव आहे सर्व व्यवहारामध्ये आत्म्याची अनुस्थ असलेली होण त्याच्या प्रतितीला येते अशा प्रतिती, प्रतिती रसामध्ये सदाचा नाहून निघालेला आहे हे समस्तही श्री वासुदेवा प्रतिती रसाचा भाव तो भक्ता माजी राव ज्ञानी या तुझी असं ज्याचा ईश्वरी आहे अशा त्या ज्ञानीपुरुषाच्या त्या बुद्धी आणि ती बुद्धी ज्या देहात राहते त्या देहाचं वैभव आणि आपल्याला सांभाळलं पाहिजे त्या बोधाला बघून होत नाही पण त्याच्या बुद्धीला आणि त्याच्या देहाला वंदनीय समजलं पाहिजे इतकं शहाणे माणसाच्या बुद्धीला आणि त्याच्या इंद्रियाला शरीराला सांभाळण्याचा प्रयत्न करतो याला शास्त्रामध्ये गुरुसेवा शारीर तप अशी नाव समजण्यात अशी प्रत्येकाची वेगवेगळ्या रूपाने वर्णन केलीच आहेत इतका शहाणा तरी माणूस पाहिजे अनंत जन्माची पुण्यही असली पाहिजे तरच जिवंत महापुरुषावर साधूत्मक होईल हे रवी होणार नाही होणं अवघड आहे मेल्यावर समाधीवर आंघोळ घालतात दुधा दयाची ठीकच आहे उत्तम असतात ते काय कुणाला ज्ञानीपुरुषाला घालतील जिवंतपणे त्याच्यावर साधोत्मक बुद्धी होणं हे अति अवघड काम आहे म्हणून महाराज मात्र लिहितात की लौकिक दृष्टीने हा माणूस भाग आहे हेर माणूसपणे ते फांब लौकिक भाग खरं काय खरं हे तो चालत आहे ज्ञानाचे समजतंय का बघा बुद्धी असली तर समजून घ्या पुण्य असेल तर श्रद्धेने समजून घ्या नसेल तर न समजून घ्या त्याच्याबद्दल वस्तुस्थिती अशी आहे ते चालत आहे बिंबतयाचे अवयव ते सुखाचे कोंब हे र माणूस पण ते भांब लौकिक भाऊ भाग किंवा सदेह सच्चिदानंद का न म्हणावे ते सदेह सच्चिदानंद देहासकट सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप का समजून येत्यांना असा सवाल विचारलाय वरट महाराजांनी अवश्य समजाव असा त्याचा अर्थी बुद्धी लागते तेवढं पुण्य लागतं काही दोन्ही हा लौकिक भाग आहे परमार्थ पण परमार्थ दृष्ट्या काहीच व्यवहार घडत नाही परमार्थ दृष्टीने व्यक्तींची व्यवहार घडलेला नसतो हेच खरा तेच पर्यंत बाकीचा विषय आपण काठ्ठ लक्ष्मी दृष्टांतपूर्वक सांगतात जीवनमुक्ती प्रकरणामध्ये या ज्ञानीपुरुषाच्या अंतरंग बहिरंग स्वरूपाचं वर्णन करीत असताना त्या ज्ञानीपुरुषाच्या काही लक्षणांचा विचार आतापर्यंत आपण केला की ज्ञानी पुरुष हा सर्वत्र आत्मभावाला पावला असल्या कारणाने अधिष्ठान सत्तेला ग्रहण करणारी असते असं त्याच्या दृष्टीचं सामर्थ्य असतं असं आपण आतापर्यंत काही लक्षणांचा विचार केला आता असा त्या ज्ञानीपुरुषाच्या जीवन व्यवहाराचा विचार करायचा आहे म्हणून तोंडा आड पडे ते वाचा वावडे परी समाधी न मोणे मुद्रेची हे <coughs> त्या <ता> ज्ञानी पुरुषाच्या ऐश्वर्यातील <coughs> एक ऐश्वर्या सहज तोंडा पुढे जे जे काही येईल तेही ही वाणी बोलू लागेल वावणीवृत्त होऊ लागली ती बोलण्यामध्ये जर प्रवृत्त झाली तरी सुद्धा त्या ज्ञानीपुरुषाच्या मौन मुद्रेची येतिंची समाधी मोडत नाही असा या गोवीचा धावता भावार्थ आहे याचा अर्थ असा आहे कि तो ज्ञानीपुरुष त्याच्या तोंडाला येईल ते बोलला आणि येईल तेवढं बोलला वाटेल तेवढं आणि वाटेल ते अस जरी बोलला तरी सुद्धा वास्तविक तो बोललाच नाही असा मूळ सिद्धांत आहे ही स्थिती समजण्यासाठी अनेक प्रमाणांच्या द्वारे अनेक विचारसरणींच्या द्वारे आपण विचार करण्याची आवश्यकता आहे आणि हे नीट समजून घेण्याची गरज आहे कारण अनेकांचा या बाबतीत गोंधळ झालेला आहे गैरसमज झालेला आहे वा काही मंडळींनी बुद्धी पुरस्तर गैरसमज पसरवलेला आहे किंवा आपसमज पसरवणं हेच काही लोकांचं काम आहे उद्योग आहे किंवा काही मंडळांच्या बुद्धींची ठेवडच अशी कि त्या बुद्धीमुळे त्याचा कसा दुरुपयोग करता येईल असच पाहण्याकडे त्यांची नजर <coughs> त्याला काही इलाज कोणत्या वाक्याचा लोक गैरसमज करून किंवा गैरउपयोग करणार नाहीत ते आता एवढ्याच था वाक्यावरून थांबले <coughs> वाटेल त्याचा मनुष्य करू शकतो अनधिकारी माणूस कोणत्याही वाक्याचा दुरुपयोग करीत असतो आणि पाहताना दोष पाहत असतो <coughs> त्यामुळं एवढ्याच वाक्याबद्दल त्याला नाव ठेवण्यात तयार नाही एवढ्या वाक्याबद्दल त्याला नाव ठेवण्यात तयार नाही एवढा भागणार नाही पुष्कळ त्याच्या लोकांचा सोह अनधिकारी त्याला आपण काय करू शकतो पण ज्ञानीपुरुषाच्या बाबत अशी अनेक उदाहरणं अनेक प्रमाणांच्या द्वारे आपल्याला गोष्ट येईल की तो जे बोलतो त्याच्या तोंडा पुढे जे येईल त्याच्या तोंडाला जे येईल ते तो बोलतो हवं ते बोलतो हवं तेवढं बोलतो तरी सुद्धा वास्तविक तो बोललेलाच नसतो ही गोष्ट त्या त्यात ध्यान ठेवेल असं काही प्रमाणाशी आहेत याही स्वैर कथा हा उपदेशाभवंती त्या महापुरुषाच्या ज्या स्वैरकथा आहेत त्याही उपदेशस्वरूप बनतात असं स्वच्छ म्हटलेलं आहे आणि शब्द स्वैर कथा त्याच्या स्वेर स्वैरकथा स्वैरवाणी त्याची ती स्वैरवाणी ही उपदेश स्वरूप बनत असते त्या सर्वच्या सर्व वाणी उपदेश रूपाला पावलेल्या असतात अगदी याच भाषांतर अगदीने पण केलेलं आहे उपदेशा, उपदेशा भवन किता याच भाषांतर केले ज्ञानेश्वर मौली म्हणते तयाचे दिसाट शब्द सुखे म्हणजे वेद ते स्वदे स्वदेह सच्चिदानंद का न व्हावे <coughs> का नवेत बाउली म्हणते कि जो ज्ञानीपुरुष या विधिनिषेधाच्या पलीकडे गेला ज्ञानीपुरुषाला या विधिनिषेधाची बंधन सगळी संपलेली आहेत या सर्व सी, सीमा रेषा ज्याने तत्वत उल्लंघलेली आहे बोध दृष्टीने कोणतीही रेषा त्याला सीमा घालू शकत नाही कोणतीही मर्यादा त्याला मर्यादेत ठेवू शकत नाही अशा या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने जर आपण पाहू लागलो तया, तया म्हणती वेद खुशाल त्याला वेद अशी संज्ञा द्यावी वेद तुल्य कारण वस्तुनिष्ठ झालेला महापुरुष जे जे काही बोलेल ते सर्व वेद तुल्य असावं हे स्वाभाविक आहे हे योग्य उचित आहे अशा ज्ञानी पुरुषाला सदेह सच्चिदानंद का, का नो राहावे ते अशा देहा देहासकट ब्रह्म काय ते का असू शकत नाही हे समजून घ्यायला पोथीत सांगायला ठीक आहे हे अवघड आहे हे मी तुम्हाला माझ्या अनुभवाला सांगतो मी काही महापुरुषांच्या संगतीत राहून आपल्याला हे सांगतोय की ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी सदेह सच्चिदानंद का नोहावे ही उभी म्हणताना ठासून म्हणायला हरकत नाही पण ठासून वागणं अवघड आहे काय निर्धार भेषाद आहे किती जन्माची अनंत जन्माची पुण्यही लागते बाबा साधू पुरुषाच्या जवळ राहून आणि त्याला त्याच्या देहा सकट त्याला ब्रम्ह समजायचं अगोदर तो साधू समजायचा अवघड साधू भेटायचा अवघड साधू तो बुद्धी व्हायची त्यावून अवघड आणि एवढं सगळं होऊ नये या सांगितलेल्या आत्ताच्या विचारसरणीप्रमाणे त्याला तसं समरण हे अति अवघड काम आहे काल सांगितल्याप्रमाणे एक तर तो शहाणा तरी पाहिजे नाही तर त्या मनाची या सगळ्यात इतका शहाणा खास असला माणूस की काही नाही आपल्याला जर एखादी तिंधी सांभाळायची अर्थात त्याच्या मागे काही रत्नाय म्हणून तिंधी सांभाळायची असा त्याचा मुख्य उद्देश नाही त्याप्रमाणे अतिशय ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुभक्तीच वर्णन केले ते आपण वाचा त्यात याच गोष्टीचा विशेष विस्तार केल्याचा आपल्याला दिसून येईल सगळी वाढ केवळ या एका विषयाची आहे सदेह सच्चिदानंद का नोहा याचाच सगळा एकंदर वाढ विस्तार आहे याची तिथे झालेली वाड, तुम्हाला दिसून येईल ते वारा तो देखून सामोरा त्या देशाकडून गुरु ज्या देशात राहतात तिकडनं आलेला वाराही त्याला वंदनी असतो इथेवर भयंकर शिवाय त्या सगळ्या शिवाय मी इथे देऊ शकत नाही कारण ते ठिकाण हे नाही म्हणून तुम्ही त्याच्यासाठी कोकणात जा आणि या ताट शब्दावर किती शिवाय रचलेल्या आहेत ते तिथे जाऊन तुम्ही ऐकून या मग ऐकायला बसा नसता माझ्यावर समजून घ्या अतिशय ताट काय माणसांची प्रवृत्ती काही सांगता येत नाही तुकाराम झालं तर एवढं आपल्याला म्हणता येईल की तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुसू देसाठोनी बे बांधिला मुंडासा फिरत असे म्हैसा जना माझी असा आपल्या थोर पुरुषांच्या समोरही तो वर्तन करायला भीत नाही असा एकंदर तुम्हाला प्रकार दिसून येईल सारा अभिप्राय एवढाच आहे की ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी पूर्ण विनय होऊन त्याला अशा रूपाने बोध रूपाने समजणं अति कठीण आहे पण महाराज सांगतात ही गोष्ट खरी आहे मला ही गोष्ट विचाराने पटलेली आहे की आपल्या पुढे मी एवढं तुम्हाला सांगू शकतो की मी याचा अंशत कापडी आहे एवढं मात्र तुम्हाला सांगायला हरकत तेव्हा अतिशय ही महत्वाची गोष्ट आहे मला काही मंडळी त्यावेळी म्हणत असत सांगतो मला अंशतः अनुभवाचे म्हणण्याचं काही मंडळी म्हणणारी त्यातल्या आज जिवंत आहेत महाराष्ट्रातल्या ख्यातनाम मंडळीमध्ये ना त्यांचं नाव आहे तुम्हाला नाव वगळून ख्यातनाम मंडळींची यादी पूर्वी होणार नाही अशा आज जे तुम्हाला आज पंचवीस वर्षापासून हेच बोलतोय आज तुम्हाला नवीन काही सांगायला लागलोय असं म्हणायचं काही हरकत नाही पहिल्यांदा जे वाणीनं बोललोय ते हेच बोलत आलोय ते आतापर्यंत बोलतोय या बोलण्यात विशेष तुम्हाला मी सांगतोय अशातला मुळीच भाग नाही पण जेव्हा मी हे बोलत असे आरंभापासून तेव्हा काही माझी प्रवचन झाली पंढरी झाली इथे झाली गावोगावी झाली वाळले जे मी पण विण डायरेले ती रूप पाहिजी आपुली आपण जी या वरही काही प्रवचन केली काही मंडळी म्हणले आम्ही ऐकलंय त्यांचं प्रवचन तेच ना वाढलेलं ऐकलं म्हणले प्रवचन बोल काय ते म्हणले आम्हाला समजलं पण वाळलेलं समज निदेसी वाढले असो शब्द कुठे आम्हालाही करता येते आम्ही त्यातच जन्माला आलो आहे पण आम्हाला सेकंड थॉट्स म्हणून ज्याला म्हणतात ते समजले तरी करू नये असा आम्हाला आदेश असल्याकारणाने उपदेश असल्याकारणाने त्यांच्या उपमाप्रमाणे फारशी आमची बुद्धी तशी चालत नाही म्हणजे आम्ही नाही म्हणजे चालत नाही या अर्थ सामर्थ्य न्यासाला भाग नव्हे पण चालवायची नाही आमचं स्वातंत्र्य आमच्या परंपरेचं काही आम्हाला पर हे पाळायचं आहे आपल्याला सांगायचं तर ती मंडळी काय म्हणायला लागली एवढं सगळं तत्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान सांगून सांगायचे आणि शेवटी त्यांची करा जर तुम्ही बघितली तर आमची मुलं भेटली त्यांना मुलांना सांगितलं ते मला कळत नाही तुम्हाला तो माणूस एवढं ब्रह्मज्ञान सांगतो गप्पा गोष्टी सांगतो पण तुम्ही बघितलं का अ बाईच्या शब्दाच्या पुढे नेतो शेवटी स्त्र्या स्त्रीच्या आधी ह्याच्या पुढे तो जाऊ शकला नाही अजून बाईच्या आधी राहणं ह्यापेक्षा अजून काय ब्रम्हज्ञानाचं सा मी सांगणार आहे पुढे मी आता काही पाठवणार नाही ऐकताय तुम्ही सतत बायांची लुगडी धुण बायांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही सतत बायेशिवाय त्याला दुसरं काही नाही करायचं का एवढं ब्रह्मज्ञान सांगून एक क्षण असाही आहे कि या बोलणाऱ्यांचे पूर्वज व हे अंशतः काविना पण दादांच्या पायी व ताईंच्या पायी नक झाले तरी ऐकून घेतलं ते मला म्हणायला असं असं ते बोलले बरोबर आणच म्हण कारण त्यावेळी मला जर कोणी येऊन पाहिलं असत तर मी नदीवर स्नान करून येत असताना माझ्या हातात जसा पूजेसाठी घेतलेला पाण्याचा गडू त्याबरोबर माझ्या खांद्यावर लुगड्याची पिढी पण असायची की जी लुगडी मी धुवून वाळत टाकत असते त्यांचं म्हणणं पण पाहण्याच्या दृष्टिकोनात हा फरक आहे एवढं मला तुम्हाला सांगायचं कि मुच्या पुढे जे ही चा चार अक्षर बोलू शकतो याच सर्व सामर्थ्य त्या पिळ्यामध्ये आहे असं मी आपल्याला प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो असं वाटेल कसं सामर्थ आहे म्हणणं नाही ताईंच्या शब्दाच्या बाहेर मी जात नव्हतो त्यांची लुगडीत होणं त्यांची सेवा करणं हे माझ्या जीवनाचं काही एक ध्येय किंवा पहिलं काम ते माझ्या गुरुवारेमध्ये तीन गोष्टी लिहिल्या पहिली गोष्ट ताईंची पूर्ण सेवा करणे दुसरी गोष्ट मुलांना तत्वज्ञान शिकवणे तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणे आणि तिसरी गोष्ट आनुषंगिक असलेल्या या इमारतीचं काय जे काय असेल अनात्मवर्गाच परिपालन करणे आणि या क्रमाने पण आहे या तीन आणि या तिसऱ्या क्रमाने यांचं परिपालन करणं असं माझ्या गुरुवाज्ञेमध्ये असल्या ती माझी पहिली आज्ञा होती त्यामुळं मला त्याच्या बाहेर जाणं काही अशक्य होतून माझ्या आवडीचा विषय होता तेव्हा त्यांनी सांगितलं असं सगळं म्हणलं बरोबर आहे त्यांनी सांगितलं ना की ताईच्या आज्ञेत राहतो काय बोलून सोडून ती बाई सांगेल त्याच्या पुढे जायचं एवढंच ना त्यांचं कशाला एवढं ब्रह्मज्ञान सांगायचं वगैरे मुश्किल त्यांनी निंदा केली म्हणजे निंदा नाही ही स्तुती आहे माझी तुला निंदा वाटली भ्रम आहे आपला झालेला तू मुलगावर का जिवंत असं समजू नका मी कोणाला ते सांगतो त्या मुलाला सांगितलं हे माझी स्तुती आहे तुला कसं वाटलं तू जरा विचार करुला त्याचं पटलं असलं तर मी काही तुझ्या बुद्धीवर असं सांगू शकत नाही की ते तू ऐकू नको म्हणून तुला का नाहीत त्याला तोंड आहे तो बोललाय तुला ऐकायला येत आहे आता तशी समजूत करून घ्यायची की न घ्यायचं तुझं स्वातंत्र्य शेवटी मी त्याला असं सांगितलं की बरोबर आहे हरकत नाही तुझ्या मनात आलंय तर चांगली गोष्ट आहे तू विचार कर, मी तो, मी करतो त्यांची लुगडीत होतो त्यांच्या पायाचं तीर्थ घेतो म्हणलं अजून त्याला माहित नाही द्या तुमच्या निंदेत पुढच्या वेळी वाढ जेव्हा करायची असेल तेव्हा तीर्थाची वाढ करून टाका अजून करतो असं तो सांग त्याला जाऊन सांगायच पुढे प्रसंग असा कि ते स्वतः ज्यावेळी प्रसंगी आपल्या पत्नीला बोलत होते की जरा रस्त्यानं लवकर चालता येत नाही का ते म्हणले का दुसऱ्याचा हात धरून चालले काय स्त्रीच्या अधीन राहण्याने माझ काही कल्याण झालं असेल तर चूक आहे म्हणजे त्यांचं लुगड त्यांचं चरण त्यांचं चरण तीर्थ या सर्व गोष्टी वंदनीय असतात असं आपल्याला मला सांगायचं आहे सदैह सच्चिदा अवश्य असावेत आहेत असा त्याचा याला थोडं शहाणपण असावं लागतं नाही तर आनंद जन्माची पुण्यही असावी लागते हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवा हे तुम्हाला तुम्ही माझ्या करता वागाव अशाकरता हो। मी सांगत नाही तुम्हाला शिवाय देणाऱ्या लोकांच्या पैकी इथे आहेत आणि द्याव्या त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही मला एवढंच म्हणायचंय मी त्या भक्तीचं आहे एवढं तुम्हाला मला सांगायचंय कारण सगळ्याच गोष्टी तुम्हाला अनुभवाच्या सांगायच्या अशा जरी माझ्या ठरल्या नसल्या तरी काही गोष्टी अनुभवाच्या सांगायच्या असं नक्की ठरले आणि त्यातला याचा अंशत मी आचार केलेला आहे मला तेवढं शहाणपण लाभलं त्याचा मी उपयोग केलाय त्या उपयोगामुळे मलाही काही उपयोग झालाय की जी चार अक्षरं तुमच्याकडे मी मांडू शकतो सारांश असा ज्ञानी पुरुष असा सहज जरी बोलला तरी सुद्धा त्याच्या बोलण्याला वेदरूपत आहे असं लक्षात ठेवायचं मला हे वचन प्रमाण अशी बुद्धी आहे काय सचिदानंद का नवे ते असू शकणार नाहीत काय का असू शकणार नाही तर अवश्य आहे हा त्यातला अर्थ आहे कारण हा ज्ञानीपुरुष विधी निषेधाच्या पलीकडे गेलेला असतो याला उद्देशूनच स्वतः संत तुकाराम महाराज असं म्हणतात जगद्गुरु म्हणतात शिकविती काय एकाच अर्थाचे आहे आपण बारीक नीर चिंतन करा शब्दांचं त्या शब्दाचा प्रथम उपस्थित अर्थ असाच आहे की त्या ज्ञानीपुरुषाच्या याही स्वैर कथा हा तेशाम त्याच्या स्वैर कथा उपदेश असतो त्याच्यात परमकल्याचा आदेश साठवलेला असतो असं आपल्याला दिसून अशा सहज सुंदरतेने तो बोलत असतो हीच त्या ज्ञानीपुरुषाची सहज अवस्था आहे ही त्याची सहज सुंदर अवस्था आहे या सहज सुंदर अवस्थेला आचाराला उद्योग उद्देशूनच ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणते जयाच्या लिलेमाजी नीती जी आली तिस ती ज्या ज्ञानीपुरुषाच्या लीमध्ये नीती जगल्याची दिसून येते असं त्या ज्ञानीपुरुषाचं एक ऐश्वरी आहे असं ज्ञानेश्वर माऊलीनेही त्याच्या आचाराला उद्देशून म्हटलेलं आहे असं आपल्याला दिसून येत किंबहुना त्याच्या या वैभवाला पाहूनच भगवंतालाही असं वाटतं भगवंत स्वतः ज्या ज्यावेळी धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतो त्या त्यावेळी त्या अवताराचं आपण चिंतन करा सगळ्या अवतारांचं आणि एका अवतारातल्या सगळ्या विभागाचं आपल्याला असं दिसतोय की भगवंतांनी आपल्या अवतारामध्ये काही दृष्टांचा संवार करायला कोणाची योजना केली काही संधीनेसंग असे कि आपण उभं तू कर म्हणून सांगायच स्वतः करायचं करवी लाग प्रयोजक कर्तृत्व कधी स्वतःच कर्तृत्व कित्येक वेळा देवाने आणि काही गोष्टी अगदी सज्जनांची योजना केली ही त्या अवतार कार्यातील विशेष महनीय गोष्ट आहे सुखाची गुढी सज्जना करवी दोषांची लिहिली फाडी आधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी आणि सज्जना कर्वी गुढी सुखाची उघ सुखाची ध्वजा उगविण्यासाठी थोर अधिकाऱ्याच्या हाती केलं जात <coughs> त्या पद्धतीने देव म्हणतो कि सज्जन हे माझे अतिशय कारण ती माझी रोपडी त्या देवाचीच ती रोपडी असल्या कारणाने देव त्यांची योजना करतो त्यांच्या कदवी कर सुखाची ध्वज जगामध्ये उभवितो असा अवतार कार्यामध्ये देवाने आपण स्वतः देऊन ठेवू यद्यपि धर्मसंस्थापनेचं कार्य देवाचं स्वतःच आहे तरी सुद्धा त्यातनं एक अंग अपरिहार्य अटळ स्वरूपाचं अंग म्हणून सुखाची गुढी उभविण्याचं काम तो सज्जनांच्या कर्वी करतो असं देवानेही स्वतः म्हटलेलं आहे त्यांचं थोरपण असल्या देवालाही ज्याचं थोरपण वंदनीय मान्य आहे अशा थोरपणाला लक्षात घेऊन तो जे सहज बोलतो त्याच्या वाणी जे येईल त्याच्या तोंडा पुढे जे येईल ते तो जरी बोलला तरी ज्ञा त्या पुरुषाच्या दृष्टीने तो स्वरूपाच्या दृष्टीने वास्तविक दृष्टीने वस्तुस्थितीने काही बोललाच नाही असा खरा त्याचा अर्थ आहे इतकं लक्षात ठेवून ज्ञानेपुर माउली आणखीन एक गोष्ट सांगते त्याच्या पुढे काय गोष्ट सांगते एक तर बोललाच नाही आणि त्याला ज्ञानेपुर माउली नाव जसं देते की त्याची मौन मुद्रेची जी समाधी ती समाधी असं अजून त्याच्यावरती ज्ञानेश्वर बावली सांगतो वास्तविक मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या बोलण्याचा जर तसा विचारच करायचा ठरवला तर ज्ञानी पुरुष पहिल्यांदा बोलत नाही कोणी जर सांगितलं कोणी विनवलं तर तो बोलतो ठेवले की मितला बोली बोलीजी आपल्याला बोलायचे हाऊस भयंकर कुणी बोललं नाही तरी आपण होऊन बोलायला जातो त्याला नाही म्हणजे सहज आपली चौकशी केली गरज आहे चौकशी करायची पण नाही चौकशी करणे हा त्याचा उद्देश आहे आमचे काही लोक आहेत कुठे गेले की इन्स्पेक्शन घेण्याशिवाय भेटलं ना तर तुम्हाला विचारील विचारणारच नाही मला तुम्हाला कारण त्याच्या लक्षात येते किरे आपण याची चौकशी करायला लागली तर हाही आपली चौकशी करतो तेव्हा गप्प बसलं पाहिजे असं त्याच्या लक्षात येईल तात्पर्यचं एवढंच आहे की मनुष्य असं दिसून येईल की बिनकामाची चौकशी करण बोलण्यामध्ये माणूस प्रवृत्त होतो पण महाराजांचं असं म्हणणं आहे की मितला बोली बोली हा पहिला उपाय आहे की माणसाने बोलू नये बोजलं तर थोडं बोलावं अगदी मितला भाषी मितला भाषी बोलणं हे सत्य एक व्रत आहे आपण असं समजू नका की बोलला म्हणजे तेवढ्यावर सगळं आटोपलं बोलणारी माणसं सुद्धा मोठी निरसाल असतात त्याच्याबद्दलही का तुम्ही काही का। हे करू नका म्हणजे गैरसमज करून घेऊ नका मित्र भाषी बोलणं हे माणसाच्या सत्यव्रताच्या बोलण्याला उपकारक आहे सहाय्यक आहे एवढंच आपण समजायचं त्याच्याबद्दल हे काय फार शेवटचं कारण नाही त्याविषयी महाराजांनी वेगवेगळ्या हा ज्ञानी पुरुष या वाङमय तपाच साधक दशेमध्ये अनुष्ठान करून ज्ञानी अवस्थेला पावलेलं आहे हे ध्यानात घेऊन मग सगळं ऐकायचं पुढचं वर्णन देशा स्वैर कथा याही हे जे तुम्हाला ऐकायचं आहे याही स्वैर कथा हा देशाम हे ऐकण्यापूर्वी हे आहे का की हा या मांडवात गोष्ट घेऊन मग आपण पुढच वर्णन ऐकायचं तेव्हा अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्ट असं बोललेलं आहे की कुणाला उद्वेग निर्माण होणार नाही असं सत्य परिणामी हित असं तो ज्ञाने पुरुष बोलत असतो त्याचं वर्णन करीत असताना महाराजने असं म्हटलंय कि तो ज्यावेळी बोलतो तेव्हा त्याच्या वाघ वैज वैजयंतीचा वैभव असा अगोदर बोलत जरी कोणी काही पुसणे तरी हो हो बोलणे ना तरी आवर्तणे निगमू निगमुका ना याच्याशिवाय तू काही बोलत नाही असं त्याचं वर्णन केलं आहे याही विषयी त्याच्या बोलण्याविषयी सत्यता कशी असते परस परिस्थितीमध्ये अपरिहार्यतेने झालेल्या बदलाप्रमाणे त्याच्या बोलण्यामध्ये झालेला बदल हाही त्यामध्ये कसा ग्राह्य स्वरूपाचा आहे तो कसा व्यवहार्य मानलेला आहे हेही गोष्ट त्याच्यामध्ये तर त्याही पुढे जाऊन त्याच्या वाणीचं वर्णन करताना माऊली असं म्हणते की तो सत्यवादी असतो तो सत्याचं निर्बाध स्वरूपाने आणि समर्थन करीत असतो इतकंच नव्हे तर काही मंडळी मितभाषी असतात पण मितभाषणाची लटपटपची करणारी असतात का एका एखाद्याची बोलवण करायची असते त्यावेळी त्याला आणि शब्दाने बोलून दटपट पंची करून त्याला घालवून देण्याचा आणि प्रयत्न ते करीत असतात अशी ही मंडळी आपल्याला जगामध्ये दिसून येतील याचा आपण असं समजू नका की मितला भाषे बोलणं हेच सत्य व्रताचं लक्षण आहे असं मात्र नाही एक आहे की एकाग्रतेसाठी एका त्याचा उपयोग होतो का त्याच कारण आहे आपण जर काही बोललो तर ते परत घेणं फार आवड न बोललेली गोष्ट आपल्याला पुन्हा बोलता पण एकदा बोललेली गोष्ट पुन्हा परत घेता येत नाही या एका नियमाला धरून जर तो कमी बोले एका विशिष्ट मापाने मापलेले शब्द जर तो बोले तर त्यामुळे त्याच्या त्या, त्या, त्या, त्या सत्यव्रताला सहाय्य होत कारण खरं बोलायचं आहे तो त्या व्रताला साह्य म्हणजे काय न बोललेली गोष्ट आपल्या न बोलता येईल बोलणार असल्या कारणाने न बोललेली गोष्ट पुन्हा बोलता येईल एकदा गोष्ट आपण बोलून गेल्यानंतर ती परत घेणं एवढं अवघड जातं इतकं कठीण होऊन जात अगदी मराठीत बोलायचं जवळजवळ अशक्य प्राय कित्येक वेळा माणसं मौन धारण करून मौनाचा दंभ मिरवतात त्याचा पण आपण त्या इथे विचार केला पाहिजे की दंभ हा ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी नसतो दंभाने तो मौन धारण करतो किंवा मितला बोली बोलत असतो असं नाही त्याचा स्वभाव आहे मी तुला बोली बोलणं हे पण कुणी विचारलं तो उपदेशाच्या दृष्टीने तो बोलायला प्रवृत्त होतो आणि त्याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी असं वर्णन केले की ज्या वाणीच वर्णन करीत असताना त्या वाणीमध्ये दया प्रवृत्त झाल्याचे तुला दिसून थोडा स्नेह पाझरी मागास आल की अक्षरे शब्द पाठी यावं तरी कृपा अगोदर कृपा प्रवृत्त होते मग अक्षर प्रवृत्त होतात आपली नुसती अक्षरच प्रवृत्त होतात कृपा कधी प्रवृत्त होतच नाही अनेक उदाहरणांनी ही गोष्ट आपल्याला मागे सांगितली आहे आता त्याचा पुनरुच्चार करीत नाही बोलणेच नाही बोलू म्हणू जरी काही तरी का। बोल कोणाही कुपेल का पहिली त्याच्या मनात शंका येते मी बोलून कुणाला लागलं तर काय करायचं हो म्हणून खुपणार नाही ना अशी त्याच्या मनात शंका निर्माण होते तो बोलताना विचार करतो बोल आता आधी कोघे तरी कोणाही वर्मी लगे आणि कोणाशी नर शंका म्हणे मांडिली गोठी हण वासिपेल कोणी उडील कोणी जरी म्हणून महाराज म्हणतात की तो बोलत नाही मग प्रार्थीला जरी बी पाय कोणी विनंती केली की महाराज चार शब्द आम्हाला उपदेशात सांगावेत जरी लोक तरी परिसर असं वाटत कि माझी माता पित्र मला माझ्याशी बोलतायत की काय असं त्या श्रोत्याला वाटावं असं तो बोलत असतो सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे विरोध होता पढाळू उपासू छळू वर्ण स्पर्श आटू वेगू विषयाने दिलेली आहे ज्याची वाणी निर्दोष वर्ण व कुसंपन्न आहे जवळ जवळ वेद म्हणूनच माउलीने असं म्हटले की तयाचे विसाट शब्द सुखी म्हणून वेद असं त्याच्या वाणीचं वर्णन केलं आहे अशा वाणीने साधक तसे पूर्णतेला पावल्यानंतर तो या अवस्थेला आलेला आहे या सर्व साधू पुरुषांच्या वाणीतून जे शब्द निघतील ते सर्वच्या सर्व शब्द वंदनी आहे असा हा आता आपला चाललेला विषय आहे ते महाराज म्हणतात अशा ज्ञानी पुरुषाच्या सहज तोंडा पुढे जे जे काही येईल ते जरी तो बोलला तरी सुद्धा ते सर्व वेद तुल्य आहे असं या म्हणण्यात तात्पर्य हे त्याचं पूर्वीच साधक दशेतलं व तत्वज्ञानानंतर राहतो त्याचं मी वर्णन आपल्याला सांगेल त्याचा अनुवृत्त राहत असतो आणि त्या अनुवृत्तीप्रमाणे तो बोलत असतो किंवा आता आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे बोलत असतो पण काही ज्ञानी पुरुष तुमच्या सर्वसामान्यांच्या मर्यादा पाहून जर कदाचित तुम्ही उत्करण व्हाल असं कानावर पडलं तरी सुद्धा पडलं तरी सुद्धा त्याची त्याची असते किंवा स्वरूप दृष्टीने बोललेलाच नसतो असं त्यातलं वर्म आहे अजूनही त्या वर्माशी सरस चिंतन करून दादात्मे पावायचं झालं तर आपल्या असं सांगता येईल कि ज्ञानी पुरुष ज्यावेळी बोलत असतो आपल्या वाणीने त्यावेळी बोलत असताना जे जे काही वाग व्यवहार त्याचे होत असतात त्या सर्व वाग व्यवहारामध्ये वस्तुस्थितीने पाहू लागलो आम्ही तो मौन धारण करणार असतो तो बोललेला नसतो त्याचं कारण आहे ज्ञानेश्वर महाराजांनी याचे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने वर्णन केले एका ठिकाणी त्याने असं वर्णन केले बोलतया बोलताची भेटी तेथे बोलिली हे न घटे ते मौन तोमतेनवनी तया बोलता बोली बोलता मी भेटता मौ न होय तत्वता असतो असतो ते मग कुणी कोणाशी बोलायचं इतकंच नव्हे तर तो जो बोलणारा आहे तोच त्याला प्रति बोलणारा होऊन जर कदाचित भेटला तर त्या भेटण्यामध्ये कुणी कोणाशी बोललं असं घडेल काय तर असं घडणार नाही असं होत नाही उलट हेच मौन आहे हे गोमट मौन आहे आणि असं गोमट मौन हीच माझी खरी स्तुती आहे हेच माझं खरं थोर स्थबन आहे असं देव म्हणतो इतकंच नव्हे तर स्तुतीरूप शब्दाने माझ्याशी बोलता बोलता तो बोलणारा जो पुरुष आहे त्या बोलणाऱ्या क्रमयोगाची स्तुती तो क्रमयोगी माझी स्तुती करीत असतो आणि स्तुती करीत करीत तो क्रमयोगी मला अभिन्नत्वाने ज्यावेळी भेटत असतो त्यावेळी एक मौन अभिव्यक्त होत बोलता बोलता माझं वर्णन करता करता तो क्रमयोगी ज्यावेळी मला भेटतो त्यावेळी आपसुकाच एक मौन अभिव्यक्त होतं की जे मौन म्हणजे खरी माझी स्तुती आहे आणि त्या मौनाने तो माझे तोंड भरून स्तुती करीत असतो असं त्या ज्ञानीपुरुषाचं वर्णन केलेलं आहे असं तो मौन करतो म्हणूनही त्या ज्ञानीपुरुषाच्या बोलण्यामध्ये मौन असतो बोलला तरी या पद्धतीने भेटतात तेव्हा कोण कोणाची भगवंताला वर्णन करता करता अभिन्नत्वाने भेटत असतो त्यावेळी अभिव्यक्त झाऊन ती मौन हीच माझी खरी स्तुती असल्या कारणाने भगवंत म्हणतात की त्या ज्ञानी पुरुषाच्या मौन मुद्रेची समाधी येतही मोडत नाही हाही त्यात चा चा चा दूनी न बोले जो उन्मनी आराय अतिशय उत्कृष्ट दर्जेची ही मुली लिहून ज्ञानी पुरुषाविषयी जेवढक आहे कि तुमचं तुम बोलणं असेल किंवा बोलण्याविषयी तुमच्या विषयी डोक्यात ज्या काही शंका असतील त्या सर्व त्या सर्व तुम्ही या मुवीमध्ये बारकाव्याने चिंतन करा निवृत्त होते पण बोलण्याविषयी कितीतरी वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जाग जागी ज्ञानेश्वरित केलेलं आहे याही ग्रंथात केल्या त्यापैकी या उभीच आपण चिंतन केलं म्हणजे त्याच्या बोलण्याविषयी आणि मौनाविषयी मनात कोणत्याही प्रकारची शंका राहू नये अशा पद्धतीने महाराजांनी हे उभी दिली या उभीत सगळे शब्द असे महत्वाने वापरले बारकावेळी चिंतनपूर्वक वापरल्या सात लटिके दोन्ही बोलोनी सात आणि लटिक खरं आणि खोट हे दोन्ही आपल्या वाणीनं बोलून न बोले आत्मदृष्टीने तो अजिबात बोललेलाच नसतो बोलतच नाही आत्मदृष्टीने कारण तो ज्ञानी फक्त असल्या कारणाने हा साचही बोलतो हा लटिक ही बोलतो इतकंच नव्हे तर सात आणि लटिक हा नियमाने बोलतच असतो असं मात्र महाराजांना इथे सांगायचं नाही ठेवा हे बोलत असताना की ज्ञानेश्वर महाराजांनी साच आणि लटकच असतो आणि नियमानं बोलणं उद्योग असतो असा याचा अभिप्राय आपण काढायचा नाही उलट याचा माणसाला विसर न व्हावा निदान म्हणास याचा विसर न व्हावा की साच लटिके दोन्ही बोलून नी। म्हणजे नियमाने तो बोलतच असतो किंवा त्याने ते बोललच पाहिजे अशातला हा भाग नवे का हे सांगण्यासाठी मौलीने हे लिहिलं नाही या लिहिण्यातश्वर महाराजांचा हा नाही याचा विसर न व्हावा ही पहिली तो ज्ञानी आहे ना म्हणजे ज्या ज्ञानी पुरुषावरच कोणत्याही व्यवहाराच आपलं स्वतःचा आधिपत्य त्या सर्वज्ञ तुल्य वेगाने जर स्वतः होऊन काढून घेत तर तुम्ही त्याच्यावर नियम करणारे कोण असं करू शकतो त्याला कि तो त्या ज्ञानीपुरुषांनी अमुक एक प्रकारच निश्चित बोललं पाहिजे तो अमु अमुक एक प्रकारच तो अमुने अमुकच त्याने बोलल पाहिजे असा त्याच्याविषयी वेद ही विधान करीत नाही तर मग ना विधान करण्याचा अधिकार नाही हे गोष्ट सांगण्याची गरजच नाही नियमाने त्याने अमुकच बोललो पाहिजे असंही त्याच्यासाठी विधान केलेला विधी नाही किंवा त्याच्यासाठी विधान वेद करू शकत नाही वेदाने केलं नाही असलेलं आपलं स्वतःच आधिपत्य उलट वेदाहून काढून घेतलंय म्हणून त्याला अमुक प्रकार बोललो पाहिजे असा विधी करता येतो यातला आशय हात आहे की तो जे जे काही बोलत असेल ते आत्मदृष्टीने स्वतःच्या तत्वत दृष्टीने परमार्थत ते बोलणंच नाही आत्मदृष्टीने जो सदाचा मौलिक आहे धारण केले हा त्या बोलण्यात म्हणायचं काय लटिकेचा अर्थ एवढा नियमाने असतो असं नाही त्याने बोललंच पाहिजे असं नाही अमुक तऱ्हेने तो बोलत असतो असं नाही किंवा अमुक तऱ्हेने त्याने बोललं पाहिजे अमुने त्याने बोलता कामा नये असा विधी त्याच्यासाठी नाही हा या बोलण्यात साच लटके दोन्ही बोलून या शब्दाचा एवढा त्याला विधान नाही कोणत्या प्रकारच आणि असं असल्या कारणाने आत्मदृष्टीने तो बोललेलाच नाही म्हणून महाराज म्हणतात म्हणून तो मौने कारण आत्मदृष्टीने तो जर बोलला न बोलणे हे मौनाचं एक लक्षण आहे एक लक्षण आहे लक्षात ठेवायचं न बोलणं हे वाणीच न बोलणं हे खरं मौनाचं लक्षण नाही कारण वाणीनं न, न बोलणं हे सोंग आहे एक प्रकारचं मौन हा जो भागा है, हा चा, चा भागा है, हा भाग है भाग तक, है आता मानसिक अशा मनना मधे प्रवृत्त मननशील योगी अपरिहार्य परिणाम जर तैी बोलत न तर ती गोष्ट वाणीची न बोलण्याची आम्ही समजू शकतो वा ती मान्य आहे पण वाणीनं न बोलणे एवढंच मोठ नाही कारण वाणीनं न, न, न बोलणारी लोक मनानं फार बोलत असतात कारण <laughs> मनानं फार बोलत असतात असे मोहनी लोक सत्यवादाची तप करणारे असे दांभिक जगात्रगड आहे पण तेच अधिक बोलत असतात आपण असं ध्यानात ठेवा तेच अधिक खोटं बोलत असतात असं पण आपण ध्यानात ठेवा वाणीच्या दोषामध्ये असले सगळेच अडकले ते असं मात्र म्हणून बोलत नाही त्याच कारण हे उपद्व्यापी लोक येऊन उभे ताप देतात त्याच्या न बोलणं बरं म्हणून म्हणून धारण करतात किंवा आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे मननाला सत्यव्रताला ते अधिक उपकारक आहेत म्हणून हे म्हणून धारण करावं करणं योग्य आहे पण त्याचा एक दुसरा भाग तुम्हाला मी जाता जाता सांगून ठेवला कारण काय की हा दुसरा भाग सांगितला ना नाही म्हणजे आपल्याला माहित नाही किंवा हे यानं मान्य आहे असं आपण समजू नये म्हणून सांगायचं एवढं सा। आम्हाला माहित आहे पण मान्य नाही एवढं मात्र आपण त्याच्यात ध्यानात ठेवावं असा या बोलण्यातला उद्देश आहे असं सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा म्हणून मौदाय मुन सात लटके दोन्ही बोलोनी न बोले जहाला म्हणून तो आत्मदृष्टीने त्याच चा। अशी ही मोहनाची एक उत्तम अवस्था ज्ञानेश्वर हे झालं एक प्रकारचं मौन की जे तुम्हाला आता चाललेल्या प्रसंगामध्ये लक्षात येईल बहिरंग दृष्टीने ज्याची संगती काहींशी सांगता येईल ती अंतरंग दृष्टीने महाराज सांगतात कि हा अंतर्मुखतेने आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी सदाच मननशील मनुष्याची अवस्था असते किंवा मननशीलतेने ही अवस्था प्राप्त होते जो आत्मरथ आहे आत्ममननामध्ये नित्य निरंतर रममान आहे असा रममाण झालेला पुरुष एका क्षणात कधीतरी एक अवस्था एक दशा त्याला येते की ज्याला उन्मनी असं म्हणतात त्या आत्ममन्नामुळे नित्य निरंतर निधीमुळे अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती ज्याची सदा प्रवाहित आहे प्रसंख्यानुरूपाने चाल ध्यान चालू आहे ध्याना व्यतिरिक्त ज्याची वृत्ती कधीही बहिरमुखतेला पाहत नाही दुसऱ्या शब्दात बोलायचं तर अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे वृत्तीवर येणे ही ज्याला कष्टकर होत आता लोकांच्या मध्ये जाण्या कष्ट करत हे सांगायचं कारणच आहे मृत्यूवर येणे ही त्याला कष्टकर होतं अशा स्वरूपाला अंतमुखतेला पावलेला महात्मा माणूस हा नेहमी समूह प्रिया उत्सवप्रिया मग आणि उत्सव प्रिया। ही जी मनुष्याची स्थिती किंवा ही उत्सव प्रियता समूहप्रियता हा जो मानवाचा सहज सुलभ स्वभाव आहे या स्वभावापासून तो फार दूर गेलेला मृत्यूवर येणे ज्याला संकट आहे तर बाकीच्या गोष्टीत तो येणं संकट समजतो हे सांगायचं कारणच आहे अशा अमनस्कदशेला पावलेला ती अमनस्क दशा जी आहे ती भोगीत असताना अंतर्मुखतेने मनाची ही लाभलेली एक चिरस्थिर स्वरूपाची अवस्था या अवस्थेमध्ये तो सदाचा एकदा जाऊन पोहोचला दशा भोगीत असता जो भोगी का उन्मनी असली उन्मनी अवस्था कि जी अवस्था अतिशय उत्तम दशा आहे गोमटी दशा आहे ज्या दशेमध्ये मनाचा पूर्ण अभाव होण्याची स्थिती आहे अमनस्कता जिथे प्राप्त झालेली आहे जा ज्याला उन्मनी आहे या संजने कशामुळे ही लाभलेली त्याला अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये पावल्यानंतर त्या अमनस्कदशेच त्या अत्युच्च गोमट्या दशेच म्हणजे अवलंबन करीत असताना वा ती अवस्था तो भोगित असताना जो आरायणा तृप्त होतात म्हणजे काय तिथेच सदा रममान असतो तो बाहेर यायला तयारही होत याला म्हणायचं मोनाची दुसरी व्याख्या ही पहिली व्याख्या ही पहिली व्याख्या याही पद्धतीने त्याचं मौन असतं आणि आत्ता सांगितलं जो भोगिता उन्मनी आरा उन्मनी अवस्थेमध्ये जो गेलाय अमनस्कदशेमध्ये जो गेलाय की जी अमनस्कदशा भोगीत असता तो वृत्तीवर यायला आता तयार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 तसं महाराजांनी कसं लिहिले की पाहता श्रीमुख सुखावले सुख, तो तिथे असं असल्या कारणाने इतकं तर परिपूर्ण दशेमध्ये तिसरी गोष्ट त्याच्या म्हणजे हे दोन अर्थ झाले आणखी त्याच्या मौनाबद्दल बोलायचं तर असं बोलता येईल कि परिपूर्ण दशेमध्ये वैखरी बोलणार कशी परिपूर्ण म्हणायचं व्यापक म्हणायचं परिपूर्ण दशेमध्ये बोलणं घडत नसल्या कारणाने म्हणूनही तो मौनाला पावलेला असतो असं या बाबतीत जर लक्षात आपण ठेवलं तर पुष्कळसा या बोलण्यातला अर्थ लक्षात येईल कि या ज्ञानी पुरुषाच्या मौन मुद्रेची समाधी येतिचितही बिघडत नाही हा या बोलण्यातला खरा अर्थ आहे नाव वर्णन केले मौ नदा तुझे राशी नाव <coughs> आता स्तोत्री के बांधो हाव हा महाराज म्हणतात की अरे देवा तुझं नाव जर बघितलं तर तुझं नावच असाय दिसशी केली माव भजो काही तुझं कसं रे आम्ही वर्णन करावं मौन का तुझे राशी नाव तुझं जन्म राशी नाव जर बघायला लागलं तर मौन हे तुझं जन्म राशी नाव आहे तिथे मी वाहण्याविषयी धरावी ही इच्छा मला धारण करता येत नाही बरं जगदरूपाने पाहावं तर जगद रूपाने या विशेष रूपाने पाहिलं तर दिसती माव भजू काही जगद रूपाने बघावं तर तिसरी माव ना माया आहे त्या रूपाने तरी तुझं भजन करावं कसं त्याचं कारण आहे त्याने हे विचार केला की देवाचं जर जन्मराशी नाव मौन आहे तर स्तुती स्तोत्र गावी कशी त्याची म्हणून तो, तो मौनाला प्राप्त होतो अशा रीतीने तो मौनतेला भौन हो सत्य कि तुझला न देखो जगी तेव्हा तुझ्या स्तुती करण्याकरता मी प्रवृत्त झालो आपण ज्ञानी पुरुष म्हणतो जगात करता येण्यासारखी नाही जोगा नवसी गो विला योग्य तू नसल्या कारणाने तुझी स्तुती होऊ शकत नाही हे मला समजल्या कारणाने आता मौन धारण करणं मौना वाचून अंगी सुसी ना मा तुझा स्वभाव असायचं कि मौनाचाच अलंकार तू आपल्या अंगावर धारण करतोस मौनाच्या लेण्याविना कोणतंही लेणं अंगावर घालण्यास तू तयार होत नाहीस हे सर्व जाणून हा ज्ञानी पुरुष मौनाला पावलेला असतो किंवा जर तो बोलला असं तुम्हाला दिसून येत असेल की तू बोलतो असं आम्ही डोळ्यानं तर त्याचं पहिलं उत्तर आहे तुमचे डोळे फुटलेले तुमचे कान फुटलेले फुट दुसरं उत्तर आहे तो बोललेला तुला दिसला तरी सुद्धा या ही स्वैर कथा देशा त्याच्या जरी तुला आणि अशा प्रवृत्त <coughs> झाल्याच्या दिसून आल्या तरी सुद्धा आमचं असं म्हणणं आहे उपदेशा भवंतिता सहज बोलणे हे उपदेश करून सायास शिकवित असा त्याचा अर्थ आहे किंवा त्याच्या पुढे जे जे काही येईल व त्या पुरुषाच्या मौन मुद्रेची समाधी बिघडलेली नसते हा त्या बोलण्यात म्हणून सहज तोंडा पुढेची जरी वाणी बोलली तरी त्या ज्ञात्या पुरुषाची मौन समाधी मोडत नाही मौन समाधी येत मोडत नाही बिघडत नाही म्हणजे वास्तविक तो बोललाच नाही हे त्याच उदर त्या एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं अन्यत्र मौलीने या बोलण्याचं न बोलण्याच मौनाचं वेगवेगळ्या लक्षणाने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रक्रियेने वेगवेगळ्या विचारसरणीने भूमिकेवरून त्याचं मौनाचं वर्णन केले ते सगळं लक्षात घेऊन हे वर्णन लक्षात ठेवायचं व्यापार